पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण नववे स्वयंपाकी महादेव बळी देसांनी एकदा श्री गांधीजीनं विचारलं बापूजी फिनिक्स आश्रमात राहायला लागण्यापूर्वी तुमच्याकडे स्वयंपाकी होता का गांधीजी म्हणाले नाही मी केव्हा त्याला देऊन टाकली होती तो चांगला स्वयंपाकी होता पण तो म्हणायला लागला की मसाले वापरता त्याला नाही अन्न ना शिजवता येईल ताबडतोब मी त्याला रजेवर पाठवलं आणि त्यानंतर स्वयंपाकी कधीही ठेवला नाही हा प्रसंग घडला तेव्हा गांधीजी जवळजवळ पस्तीस वर्षांचे होते इंग्लंडमधे असताना अठराव्या वर्षी त्यांनी प्रथम स्वयंपाक केला ते पक्के शाकाहारी होते शाकाहारी असण्याची तेव्हा इंग्लंडमधे नक्कीच फॅशन होती त्यांना साधारणपणे पाव लोणी जाम आणि उकडलेल्या भाज्या दिल्या जात गांधीजींना सगळं बेचव लागायचं आईनं केलेल्या सविष्ट मसालेदार पदार्थांची त्यांना सवय होती काही महिने शाकाहारी उपारागृहात जेवल्याण घेतल्यावर त्यांनी काटकसडी राहायचं ठरवलं त्यांनी एक खोली भाड्यानं घेतली आणि एक स्टो आडला आणि स्वतःच नाश्ता आणि रात्रीचं जेवण बनवायला लागले रोज साधारणपणे वीस मिनिटात ते स्वयंपाक करीत आणि रोजचा अण्णावरला खर्च बारा आणण्यावर जाऊ नये याची काळजी घेत गांधीजींनी जेव्हा सॉल्टचं प्ली फॉर व्हेजिटेरियनिझम वाचलं आणि लंडन व्हेजिटेरियन सोसायटीच्या संपर्कात आले तेव्हा त्यांनी आहारात बरेच बदल केले बॅरिस्टर झाल्यावर ते भारतात परत आले तेव्हा मुंबईत त्यांनी एक लहान घर भाड्यानं घेतलं आणि ब्राह्मण स्वयंपाकी ठेवला ते स्वतः अर्धा स्वयंपाक करत आणि स्वयंपाक याला इंग्लिश शाकाहारी पदार्थ शिकवत नीट नेटकेपणा आणि स्वच्छता यांच्याबद्दल त्यांचा जरा जास्तच आग्रह अस स्वयंपाकघरात तर जास्तच त्यांनी स्वयंपाकवाल्यालाही त्याचे कपडे कसे धुवायचे हे शिकवलं आणि नियमितपणे आंघोळ करायलाही शिकवलं दक्षिण आफ्रिकेत किंवा भारतात मात्र कधीही पगार देऊन स्वयंपाकी नेमले नाही गांधीजींना असे वाटे की एका जेवणात अनेक पदार्थ शिजवणं हा निव्वळ वेळेचा आणि श्रमाचा अपव्यय आहे आश्रमात असलेल्या वेग वेगवेगळ्या सभासदांच्या वेगवेगळ्या चवींचे चोचले पुरवणं त्यांना मान्य नव्हतं त्यांनी सर्वांना साधा जेवणाचा बेत सुचवला जेवण सार्वजनिक स्वयंपाकघरात शिजवलं जायचं गुंतागुंतीची आणि कठीण पाककला त्यांनी सोपी केली त्यांच्या आश्रमात भात भाकरी कच्च्या कोशिंबीरी मसालेनं घालता उकडलेल्या भाज्या फळं आणि दूध किंवा दही जेवायला असायचं निष्ठानं आणि दुधाच्या मिठाईच्या जागी ताजा गुळ आणि मध असायचा जस्ट यांचं रिटर्न टू नेचर हे पुस्तक वाचून गांधीजींची खात्री पडली की जिभेचे चोचले पुरवण्यासाठी कुणी खाऊ नये तर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी खावं गांधीजींनी आहाराचे प्रयोग करायला सुरुवात केली आणि तो त्यांचा आयुष्यभराचा छंद झाला काही प्रयोगांमध्ये कच्च्या आहाराचा अंतर्भाव होता आणि काही प्रयोगांमुळे त्रासही झाला एक वर्ष ते फक्त फळांवर राहिले एकदा चार महिने ते फक्त मोडाची कडधन्य खाऊन राहिले आणि त्याचबरोबर कच्चे पदार्थ खाल्ले त्यामुळे त्यांना अपचनाचा बराच त्रास झाला फिनिक्स आश्रमात त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापक पदाची आणि त्याबरोबर प्रमुख आजाराची जबाबदारी घेतली दक्षिण आफ्रिकेतल्या भारतीयांनी जेव्हा युरोपियन लोकांसाठी मेजवानी आयोजित केली होती तेव्हा गांधीजींनी पदार्थ तयार करण्यात आणि वाढण्यातही भाग घेतला फिनिक्स आश्रमातून जेव्हा पहिली सत्याग्रहाची तुकडी निघणार होती तेव्हा गांधीजींनी त्यांना जेवण दिलं होतं त्यांनी मोठ्या प्रमाणावर पोळ्या केल्या होत्या टोमॅटोची चटणी भात रस्सा आणि खजुराचा गोड पदार्थ केला होता, पदार होता। एकीकडे स्वयंपाक करण्यात हात गुंतलेले असताना दुसरीकडे ते सत्याग्रहाची पद्धत आणि तुरुंगातलं जीवन याबद्दल सांगत होते तेव्हा सत्याग्रहींची संख्या दोन झाली गांधीजींनी पदयात्रेचं नेतेपद घेतलं आणि स्वयंपाकी म्हणूनही काम केलं एक दिवस आमटी पातळ झाली तर दुसऱ्या दिवशी भात अर्धा कच्चा राहिला लोकांची त्यांच्यावर एवढी श्रद्धा होती की त्यांचा स्वयंपाक सर्वांनी आनंदानं खाल्ला काहीही कुरकुर केली नाही दक्षिण आफ्रिकेत तुरुंगात असताना देखील ते सहकार्यानं स्वयंपाकात मदत करत गांधीजी पाक शिक्षणातला महत्वाचा भाग मानत आणि टॉलोस्टाय फॉर्मवरच्या सर्व लहान मुलांना स्वयंपाक करता येतो याचा त्यांना अभिमान होता दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आल्यावर शांतिनिकेतनच्या विद्यार्थ्यांना त्यांनी ही दीक्षा दिली सार्वजनिक स्वयंपाकघर चालवण्याच्या कल्पनेनं त्यांनी स्वागत केलं आणि आळीपाळीनं स्वयंपाक करायला सुरुवात केली रवींद्रनाथानं हा प्रयोग कितपत यशस्वी होईल याची शंका होती तरी त्यांनी प्रयोगाला आशीर्वाद दिला एकदा मद्रासमध्ये गांधीजींना एक, एक विद्यार्थी वसतीगृह फार नवल वाटलं होतं तिथल्या स्वयंपाकघरातून वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी जेवणाची सोय तर होतीच पण त्यांच्या विशिष्ट चवीचे मसाले वापरून सुंदर स्वयंपाक केला जात असे एकदा बंगालमध्ये एका घरी असंख्य पदार्थ त्यांना जेवणात वाढले होते ते पाहून त्यांना फार अस्वस्थता आली त्यानंतर त्यांनी एका दिवसात फक्त पाच पदार्थ खाण्याचं व्रत बिहार बिहारमधील वर्षानुवर्षाची वर्षान। अस्पृश्यतेची प्रथा मोडून काढली आणि चंपारण्याच्या खटल्यात मदत करणाऱ्या सर्व वकिलांना एका जेवणघरात जेवायला लावलं आरोग्य चांगलं ठेवणाऱ्या आणि स्वच्छ स्वयंपाकावर त्यांचा भर होता जिवेचे चोसले पुरवणाऱ्या मसालेदार पदार्थांवर नव्हता गांधीजी कडुलिंबाच्या ताजा पानाची चटणी करत ती क्विनाईन सारखी कडू लागे तेलाच्या घाणीवरून आणलेली पेण आणि दही यांचं मिश्रण चिंचगुळाचं सरबत बारीक ठेसलेले सोयाबीन कोणत्याही मसालेनं घालता कोणत्याही हिरव्या पानांची कोशिंबीर पोळ्यांचा चुरा करून त्याचं केलेलं पुडिंग दलियाची खीर गव्हाची कनिक भाजून केलेली कॉफी इंग्लंडला जाताना बोटीवरून गांधीजींनी त्यांच्या भाष्याला लिहिलं होतं केळ्याचं पीठ दोन भाग आणि एक भाग कडी मिसवून आम्ही बिस्किट केली रोट्या केल्या केक करण्याची पाककृती त्यांनी लिहून पाठविली ती अशी होती थंड पाण्यात पीठ तीन तास भिजवून ठेवायचं पीठात आधी तूप घालून चांगलं चोळून घ्यायचं आणि नंतर पाणी घालून चांगलं मळायचं त्यांना अनेक पदार्थ करता यायचे केक भात आमटी भाज्यांचं सूप कोशिंबीर संत्र्याचा आणि संत्र्याच्या सालीचा जा ईस्ट किंवा बेकिंग पावडर न वापरता केलेला पाव पोळ्या आणि पातळ खाकरे त्यांनी आश्रमात पाव आणि बिस्किट करायला सुरुवात करून दिली सेवाग्राममध्ये एक विशेष प्रकारची भट्टी वापरत त्यात शेकडो लोकांचा भात एकदम तयार होत असे त्यात पाव होत असे आणि अगदी कमी खर्चात भाज्या उकडल्या जात त्यांच्या एका सहकार्यानं एकदा म्हटलं होतं अलीकडेच कोणीतरी सांगितलं की गवतात खूप जीवनसत्व असतात नशिबाने आश्रमात गांधीजी नव्हते तेव्हा हा शोध लागला नाहीतर त्यांनी स्वयंपाकघर बंद केलं असतं आणि आम्हाला हिरवळीवर चरायला सोडलं असतं गांधीजी एकदा एक, एक आदर्श निवासी शाळा पाहायला गेले, त्यांना तिथली स्वयंपाकघराची रचना आवडली नाही आणि ते शिक्षकांना म्हणाले नुसतं पुस्तकी शिक्षण देण्यापेक्षा त्याबरोबर मुलांना उत्तम स्वयंपाक करता आला आणि सफाई करता आली तरच तुमची शाळा आदर्श शाळा होईल